वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग एकावन असे तो बोलला तेव्हा कानी सुवर्ण कुंडले घातलेला राक्षस राजा रागाने अंगावर धावून गेला तेव्हा आकाशात वाऱ्याने उठलेले दोन मैश एकमेकांवर आपटावे तसा त्या दोघांचा झटापटीत एकमेकांवर तुंबळ हल्ला होऊ लागला त्या घृग्र राक्षसाचे पंख दोन माल्यवान पर्वतामध्ये युद्ध लागावे तसे अद्भुत युद्ध सुरू झाले मग महाबलवान रावणाने घृद्र राजावर नालिक नाराज विकर्णी अशा तीक्ष्ण टोक्या असलेल्या बाणांचा वर्षाव केला बाणांची जाळवणारी ती रावणाची अस्त्री युद्धात पक्षीराज घृद्र जटायूने अंगार घेतली आणि प्रतिक्ष्ण नखे असलेल्या पायाने त्या महाबलवान पक्षी रावणाच्या बहुतेक अवयवावर जखमा केल्या तेव्हा दशग्रीवाने क्रोधाने दहा जणू यमाच्या दंडासारखे घोर शत्रूला मारण्याच्या इच्छेने हाती घेतले धनुष्य पुरते खेचून सोडलेल्या त्या वेगवान धारधार टोकदार भयंकर बाणाने महावीरशली रावणाने घृद्राचे अंग फोडले जटायूने राक्षसाच्या रथात डोळ्यातून अश्रू घालणाऱ्या जाणकीला पाहिले आणि येणाऱ्या बाणांची परवाना न करता तो राक्षसाकडे धावला त्याचे मोती रत्ने जडलेले धनुष्य बाणासह आपल्या पायाने त्या तेजस्वी पक्षी श्रेष्ठाने मोडून टाकले मग क्रोधाने बेफाम झालेल्या रावणाने दुसरे धनुष्य हाती घेतले आणि शेकडो हजारो बाणांचा वर्षाव केला युद्धात त्याच्या शराने तो पक्षीराज घरट्यात बसलेल्या पक्षासारखा दिसू लागला ती बाणांची जाळी आपल्या पंखाने झटकून टाकून त्या महा तेजस्वी जटायूने छातीवर ते ते ते सुवर्णाचे पत्रे बांधलेल्या दिव्य पिशाचमुखी वेगवान खिचराना त्या बलवंताने युद्धात मारून टाकले मग लांबलचक दांडा असलेल्या इच्छेप्रमाणे जाणारा ज्वालेसारखा झगमगणारा रत्नाच्या पायऱ्या असलेल्या अंगाचा धरणाऱ्या राक्षसांसह त्याने खाली पाडले त्याच्या सारख्याचे भले मोठे मस्तक वेगाने आपली चोच पुन्हा पुन्हा मारून त्या श्रीमान महाबलवंत पक्षीराजाने तोडून टाकले धनुष्य मोडलेला रथ निरुपय घोडे मारले गेलेला सारथी मारला गेलेला तो रावण वैदे हिला बगलत घेऊन भूमीवर पडला वाहन मोडून पडल्यामुळे भूमीवर पडलेल्या रावणाला पाहून सर्व भूतानी शाबास शाब्बास अशी गृद्र राजाची प्रशंसा केली पण म्हातपणामुळे तो पक्षीराज थकून गेला आहे हे पाहून पुन्हा उत्साह येऊन मैथिलीला घेऊन रावण उठला त्याने जनककन्याने आपल्या बगलेत धरले एक खडग तेवढे उरले होते बाकी सारी आयुधे नष्ट झाले होते मोडली गेली होती ते खडग त्याने उत्साहाने हाती घेतले तेव्हा घृद्रराज उडून रावणाकडे धावला आणि त्याचा प्रतिकार करून तो तेजस्वी जटायू म्हणाला रावणा ज्याचे बाण वज्रासारखे लागणार आहेत त्या रामाच्या पत्नीला मूर्खा तू ओढून घेऊन जात आहेस यात राक्षसांचा खरोखर वध आहे तहलेला पाणी पीतो तसा तू तु तुझ्या तु मित्र बांधव अमात्य सैन्य परिवार यांच्यासह घटागट विष पितस आपल्या कर्माचे निष्पन्न होणारे परिणाम न जाणता अज्ञानी माणसे जशी तात्काळ नाश पावतात तसा तू नाश पावणार आहेस लावलेला गळ खेळून मासा जसा मरण पावतो तसा, तसा। कालपाशाने बांधलेला तू त्याच्यातून कुठे जाऊन सुटणार रावणा ज्यांच्यावर आक्रमण करणे कठीण अशा उभय राघवांच्या आश्रमावर तू आक्रमण केलेस त्याची ते, ते तुला मुळीच गई करणार नाही भ्याडा तू जे निंद्य कर्म केलेस तो चोर वापरीत चोर वापरीत असलेला मार्ग आहे वीरांचा मार्ग नव्हे रावणा जर तू शूर तर थोडा थांब आणि युद्ध कर तुझा भ्राता खरं पडला तसा तू भूमीवर मरून पडशील मरण जवळ आले म्हणजे मनुष्य जे कर्म करू लागतो ते धर्माविरुद्ध कर्म तू करायला स्वतःचा विनाश आहे संबंध जडलेला आहे असे कर्म कोण मनुष्य करीन लोकाधिपती स्वयंभू भगवान सुद्धा ते करणार नाही असे हिताचे शब्द बोलून वीरवान जटायू त्या राक्षस दशकद्रेवाच्या पाठीवर जोराने हल्ला केला त्याला पकडीत धरून आपला तीक्ष्ण नखानी त्याचे सगळे अंग खरबडून टाकले पिसळलेल्या हातीवर चढलेला माहूस जसे करील तसे त्याने रावणारा केले त्याच्या पाठीवर झेप टाकून आपल्या नखानी त्याचे तोंड त्याने ओरबाडले केस उपटले नखे पंख आणि चोच हीच त्याची आयुष्य होती ग्रुज्र राजाने वरचेवर दिलेल्या क्लेशाने राक्षसाचे ओठ रागाने फुरफुरू लागले आणि तो कापू लागला डाव्या बगलेत वैद्यला घट्ट धरून व्यथेने पिळलेल्या आणि क्रोधाने भान हरपलेल्या रावणाने तर हाताचा एक सपाटा जटायूला मारला पक्षीराज जटायूने ते त्या शत्रू दमनाने आपल्या चोचीने त्याचे दहा हात उपटले ते हात तुटताच लागलीस ते ज्वाला उकणारे सर्प वारुळातून बाहेर पडावे तसे पुन्हा झाले मग वीर्यवान दशक्रीवारे क्रोधाने सीतेला टाकले आणि हातांच्या मुठीने आणि लाथांनी त्याने घृद्र राजाला बडविले काही वेळ त्या अतुल पराक्रमी उभयता राक्षसांचा मुख्याचा आणि पक्ष्यांच्या प्रमुखांचा संग्राम झाला रामा करता धडपड करणाऱ्या बगला रावणाने हातातले खडग उगारून तोडून टाकल्या घोर कर्मे करणाऱ्या राक्षसाने पंख तोडताच तो महागृध्र एकाएकी धरणेवर पडला तो आता थोड्याच काळाचा सोटी राहिला जखमाने व्यथित झालेल्या जटायूला भूमीवर पडताना पाहताच आपल्या हाताला आपल्या आपल्या व्यथा झाल्याप्रमाणे वैद्यही दुःखी होऊन त्याच्याकडे प्रचंड काळ्याशाली तो जटायू लंकाला शांत झालेल्या वणव्याप्रमाणे दिसला रावणाच्या जोरदार प्रहाराने भूमीवर पाडला गेलेल्या त्या पक्षाला परत आपल्या जवळ घेऊन चंद्रकांतीप्रमाणे मुख असलेली जनककन्या सीता रडू लागली अरण्यकांडाचा एकावन्नावासर्ग समाप्त होतो